पुस्तक हसत जगावं लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्यापाटील प्रकरण अडुचीसावे छोटीशी आशा जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत की त्या आपल्याजवळ असल्यावर आपल्याला कशाची कमतरता भासत नाही त्यातील एक म्हणजे आशा जो माणूस नेहमी आशावादी राहतो त्याला जीवनात चिंता कधी स्पर्श करीत नाही परंतु जो नेहमी चिंताजवळ राहतो त्याला चिंताजवळ करते पूर्वी खेडेगाव अनेक गोष्टींपासून दूर असायचे जगातील अनेक घडामोडींचा परिणाम गावांवर व्हायचा नाही याला प्रमुख कारण म्हणजे रेडिओवरील बातम्या आणि वर्तमानपत्रे यापासून गावेचा गावे वंचित गावे असायची मग वाड्या वस्त्यांचे नावच नको अशावेळी गावातील एका प्रतिष्ठित श्रीमंत असणाऱ्याकडेच रेडिओ असायचा दररोज वर्तमानपत्र यायचे त्या आलेल्या वर्तमानपत्रावर लोकांची झुंबड उडायची आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या माणसांच्या हातून वाचलेल्या वर्तमानपत्रावर लहान मुलांची झुंबड उडायची शाळेमध्ये शिकवलेल्या ज्ञानावर मोडके तोडके वाचायला यायचे घरातील लोकांनी तुला लिहायला वाचायला येत का असे कधी विचारलंच नाही आपला मुलगा शाळेत जातोय याचाच त्यांना खूप आनंद वाटत होता यात त्यांची काहीच चूक नाही उलट त्यांनी शाळेत घातले हीच मोठी घरांची क्रांती झाली असे म्हणायला हरकत नाही गावातील आपल्या घरी नेहमी वर्तमानपत्र यायचे त्यांना विनवणी करून दुसऱ्या दिवशी ते वर्तमानपत्र घेऊन झाडाखाली जायचे तेथे ते एकेक एक अक्षर जुळून वाचायचे त्यातील चित्र आणि माहिती वाचून स्वर्गीय सुखाचा आनंद मिळायचा असंच मोडकं तोडकं वाचता वाचता मनातल्या शब्दांना पालवी फुटत गेली गावातल्या मंदिरात चालणारे भजन कीर्तन यातून अध्यात्माचा निर्मळ झरा हृदयाच्या कोपऱ्यातून वाहू लागला वर्षातून होणारे ज्ञानेश्वरीचे पारायण मनाला समृद्ध करू लागले ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव जनाबाई यांच्याशी आध्यात्मिक नाते जोडले गेले जे आज जपले आहे या सगळ्याचा परिणाम मनावर होत असतानाच आपणही काहीतरी लिहावं बोलावं असं वडायला लागलं मनातल्या अनेक भावना डोळ्यात गच्च लागल्या त्या बाहेर येऊ पाहत होत्या पण त्यांना योग्य संधी मिळत नव्हती मनात मात्र आशा होती आज नवोद्या संधी मिळेल कुणीतरी भिश्वास ठ्विल आणि आपल्या शब्दांवर लेखनावर विश्वास ठेवून संधी देईल वीस खांडेकरांचे शब्द नेहमी मनाच्या गाभाऱ्यात घुमत होते आशा ही संकल्पाची वडील बहीण आहे या शब्दातील दाखदीचा अनुभव घेतला अनेक कवी लेखक यांचे शब्द मनात कल्लोळ निर्माण करत होत मनातल्या या वादाला कुठेतरी थोपिण गरजेच्छते योगायोगाने एका कार्यक्रमात जीवाभावाचा मित्र भे कॉलेजच्या जीवनातील मैत्री त्याच्या चेहऱ्यावरील हावावरून अजूनही टोटवीत असल्याचे दिसले मनातल्या सगळ्या भावना ओठांवर आल्या आणि क्षणात त्या भावनांना माध्यम मिळाले आपण अनेक प्रतिभावंत प्रतिष्ठित लोकांच्याबरोबर लेखन करणार या कल्पनेने दोन दिवस झोपच लागली नाही या सर्व लोकांच्याबरोबर लेखन करायचे तर तेवढेच तोला असले पाहिजे या विचारांनीही अंगावर काटा यायचा आपल्याला मिळालेली संधी ही परमेश्वरानेच दिली आहे असे म्हणून प्रयत्नांती परमेश्वर या न्यायाने कामाला लागलो पोप म्हणतात आशा ही मानवी जीवनाचा मुख्य आधार आहे तसं पाहिलं तर आशा या एकाच गोष्टीवर माणूस भविष्यकाळची स्वप्ने पाहत मीही त्याच स्वप्नाच्या दिशेने चाललो दोन चार लेख प्रसिद्ध झाले अनेकांचे फोन येऊ लागले चार लेखातच अंगावर मूठभर मांस चढले अनेकांच्या तोंडातून कौतुकाचे शब्द बाहेर पडले अनेकांनी वाटीवर हात ठेवून आशीर्वाद दिले मेडा इथं झालेल्या ग्रंथालयाच्या अधिवेशनात प्राचार्य डॉक्टर अशोक भोईट यांनी तर ग्रंथ म्हणजे जीवन हा लेख खिच्यातून काढून दाखवून शाबाकीची थाप दिली कराड सातारा या रोजच्या प्रवासात सकाळी साडेपाचच्या दरम्यान छाडून भेटलि प्राचार्य डॉ मोहन राजमाने यांनीही कलि कौतुक म्हणायला बळकटी देणार होत रयत शिक्षण संस्थि सचिव आणि आमच प्राचार्य जे जी जाधव यांनीही कलि कौतुक अधिक चांगल लिखन करण्यास प्रेरणादायी ठरले प्रत्येक लेखाच्या दिवशी लोनंद येणारा बाबांचा फोन मनाला विशेष आधार देणारा होता याशिवाय अनेकांनी अप्रत्यक्ष लेखनाचे कौतुक करून भविष्यकाळात अधिक चांगले लेखन करण्याची नवी उमेद मनात निर्माण केली ग्रंथालयाच्या सभेमध्ये लेखाबद्दल मुक्त कंठाने स्तुती करणारे ग्रंथमित्र संभाजीराव पाटणे माझ्याबरोबर लेखन करणारे ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती तसेच ज्या ज्या ठिकाणी व्याख्यासाठी गेलो तेथील लोकांच्या प्रोत्साहनपर शब्दांनी मनामधल्या आशेला आगळीवेगळी प्रेरणा दिली तुम्ही निर्मळ मनाने लोकांना काहीतरी देता तेव्हा लोकही तुम्हाला भरभरवून देतात एकदा असा आज साताऱ्यात जाताना एसटीत बसलो असता एक धोत्रा घातलेली व्यक्ती माझ्याकडे सारखी पाहत होती तिच्या हातात वर्तमानपत्र होते ती व्यक्ती वर्तमानपत्रात बघून पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहत होती त्यांचे सारखे पाणी माझ्या लक्षात आले मी उठून त्यांच्या जवळ जाऊन बसलो आणि त्या वर्तमानपत्रातील फोटो आणि त्याच्या खालचा लेख माझाच आहे असं सांगितलं त्यांनी अक्षरशः साताऱ्यामध्ये एसटी थांबल्यावर आग्रा चहा पिण्यास नेले एकदा जागेचा कागद करण्यासाठी कचेरीत गेल्यावर तेही एक टंक लखन करणाऱ्या मुलांनी मला ओळखले आणि ज्या कामासाठी माझे पाच ते सहा तास जाणार होते ते काम अवघ्या दोन तासात करून दिल एवढ़ नव्हे तर त्यांनी चक्क हॉटेलमधे निवून छान कॉफी पिण्यास दिली आपण लेखन करू अशी आशा होती परंतु लखन करून लोकांचे एवढे प्रचंड प्रेम आपल्याला मिळेल असे वाटले नव्हते हि प्रचंड प्रेम मिळवून द्यामागे अनेकांचा स्हांचा वाटा आह त्यांचे आभार मानण्यापेक्षा आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहणं आवड़ सगळे मिळूनही मी जवळच आह आ आणि तिथेच राहणे मला आवडेल कारण परिस्थितीने खूप घाव आहे, आहेत त्यामुळे येणाऱ्या कोणत्याही संघटने घाबरल्यासारखे होत नाही आणि आनंदाने हुरळून ही होत नाही त्यामुळे लहानपणी आईच्या प्रेरणेने सतत आशावादी राहून पाहिलेले स्वप्न मायबाप साक्षीने पूर्ण होईल अशी आशा आहे